وَيَقُولُ الَّذِينَ آمَنُوا لَوْلَا سُورَةٌ فَإِذَا أُنزلتْ سُورَةٌ مُحْكَمَةٌ وَذُكِرَ ज्या लोकांनी इमान आणलं आहे ते म्हणत होते की एखादी सुरत का उतरली जात नाही जिजात युद्धाचा हुकूम दिला जावा परंतु जेव्हा एक परिपक्व सुरत उतरवली गेली जिच्यात युद्धाचा उल्लेख होता तेव्हा हो तुम्ही पाहिलं की ज्यांच्या हृदयात रोग होता ते तुमच्याकडे अशा प्रकारे त्यांच्या जीभेवर आहे अज्ञाधारकतेचा इकरार आणि चांगले चांगले गोष्टी परंतु जेव्हा निर्णायक हुकूम दिला गेला तेव्हा ते अल्लाशी आपल्या वचनात खरे उतरले असते तर त्यांच्यासाठी चांगले होतं आता काय तुम्हा लोकांकडून याशिवाय अन्य काही अपेक्षा केली जाऊ शकते जर तुम्हें उलट तोड़ फिर भूतला उपद्रव मजवाल एकमेको लोक है जो लहन धिक्कार केंधे बहिरे कर लोकानुर विचार नहीं اتى هداي ور تنچا कुलोप लागलेली आहेत ان الذين ارتدوا على ادبارهم من بعد ما تبين لهم الهدى من بعد ما تبين لهم الهدى الشيطان سول لهم واملى لهم ذلك بانهم قالوا للذين كرهوا ما نزل الله سنطيعكم في بعض الامر والله يعلم اصرارهم واستثتي اشي आहे की जे लोक मार्गदर्शन स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यापासून पराडमुख झाले त्यांच्यासाठी शैतांना या वर्तनाला सुलभ बनवला आहे आणि खोट्या अपेक्षा त्यांच्यासाठी दीर्घ केलेली आहे म्हणूनच त्यांनी अल्लाने उतरवलेल्या धर्माला नापसंत करणाऱ्यांना सांगून टाकलं की काही बाबतीत आम्ही तुमचं मान्य करू अल्लाह त्यांच्या या गुप्त गोष्टी चांगल्या प्रकारे जाणतो मग त्यावेळी काय दशा होईल जेव्हा फरिश्ते यांचे प्राणहरण करतील आणि त्यांच्या तोंडावर आणि पाठीवर मारत यांना नेतील हे या कारण तर होईल की यांनी त्या पद्धतीचं अनुसरण केलं जे अल्ला नाराज करणारे आहे आणि त्याच्या प्रसन्नतेचा मार्ग अवलंबण पसंत केलं नाही या त्यानं यांची सर्व कृत्य वाया केली का ते लोक ज्यांच्या हृदयात रोग आहे असं समजून बसले आहेत त्यांच्या हृदयातील खोट उघड करणार नाही इच्छिल तर तुम्हाला ते डोळ्यांनी दाखवू आणि त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्ही त्यांना ओळखून घ्यावं परंतु त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून तर तुम्ही त्यांना ओळखून घ्यालच अल्ला तुम्हा सर्वांच्या कृत्यानं चांगला परिचित आहे आम्ही जरूर तुम्हा लोकांना कसोटीत खालू जेणेकरून तुमच्या स्थितीचं परीक्षण करावं आणि पाहावं की तुमच्यात मुजाहिद प्राणपणाला लावणारा आणि दृढतेनं आढळ राहणारा कोण आहे ज्या लोकांनी कुफ्र केलं आणि अल्लाच्या मार्गापासून रोखल आणि पैगंबराबरोबर भांडण केलं जेव्हा की त्यांच्यावर सर्व मार्ग स्पष्ट झाला होता वस्तुत त्या अल्लाची कोणतीही हानी करू शकत नाहीत तर अल्लाच त्यांचं सर्व केलं सवरलेलं गारद करेल या आमनू हे लोक हो। ज्यांनी इमान आणला आहे तुम्ही अल्लाच आज्ञा पालन करा आणि पैगंबराचं आज्ञा पालन करा आणि आपल्या कृत्यांना नष्ट करून घेऊ नका करणाऱ्यांना आणि अल्लाच्या मार्गापासून रोखणाऱ्यांना आणि मरेपर्यंत कुफरवर दृढ राहणाऱ्यांना तर अल्लाह कदापी माफ करणार नाही म्हणून तुम्ही भॅड म्हणू नका आणि तहाची विनंती करू नका तुम्हीच वरचर ठरणार आहात अल्लाह तुमच्या समोर आहे आणि तुमच्या कृत्यांना तो कदापि वाया घालवणार नाही إنما الحياة الدنيا لعبو و له وإن تؤمنوا وتتقوا يؤتكم عجوركم ولا يسألكم أموالكم هي اهيب جيوان تر ایک خيران تماسها ہے جر تم امان باغل وإن اشو بردتكا مارگا أكرم ترائل تر الله تومسا موبة لأتم حالا دل آن تر تمشي مال متا تمشي اگرون ماغنات نہیں إن يسألكموها فيحفكم تبقل ويخرج عضانكم جر اكاداوه ترد تمشي مال متا تمشي اگرون حالا دل आणि सर्वच सर्व, सर्व तुमच्या कडून मागून घेतली तर तुम्ही कंजूसपणा दाखवाल आणि तो तुमची खोट बाहेर आणेल हा तुम हؤلاء تدعون لتنفقوا في سبيل الله فمنكم من يبخل ومن يبخل فانما يبخل عن نفسه والله غني وانتم الفقراء यावर तुमच्यापैकी काही जण आहेत जे कंजूसपणा करत आहेत वास्तविकपणे जो कंजूसपणा करतो तो खरं पाहता आपले स्वतःचीच कंजूसपणा करत आहे अल्लाह तर निरपेक्ष आहे तुम्हीच त्याचे महताज आहात जर तुम्ही तोंड फिरवाल तर अल्लाह तुमच्या जागी अन्य एखाद्या राष्ट्राला आणेल आणि ते तुमच्या सारखे असणार नाही अल्लाच्या नावाने जोसिम मेहरबान दयावान आहे आम्मी तुम उघ विजय प्रदान के अल्लाह ने तुम्हारे पाठीमागिलेक उप करी परिपूर्ण करा तुम्हारा सरल मार्ग दाखवा जबरदस्त साहय प्रदान कराव तो ज्यादाधारक हृदय सकीन अर्थात शांति जेनेकरीन एक आकाशांश्कर बुद्धिमान सत्ताधिकार त्यांना हे काम अशासाठी केलं आहे जेणेकरून इमानधारक पुरुष आणि स्त्रियांना सदैव राहण्यासाठी अशा जन्मतींमध्ये दाखल करावा ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि त्यांच्या वाईट गोष्टी त्यांच्यापासून दूर कराव्यात अल्लाजवळ हे मोठं यश आहे आणि त्या दान्बिक पुरुष आणि स्त्रियांना आणि अनेकेश्वरवादी पुरुष आणि स्त्रियांना शिक्षा द्यावी जे अल्लाच्या संबंधानं वाईट कल्पना वाळतात वाईटाच्या फेऱ्यात ते स्वतः आले अल्लाचा प्रकोप त्यांच्यावर झाला आणि त्यानं त्यांचा ता धिक्कार केला आणि त्यांच्यासाठी ता जहन्नम उपलब्ध करून दिली ते भारत पृथ्वी आकाशांच लश्कर अल्लाह सत्ताधिकार है तो जबरदस्त बुद्धिमान है पैगंबर सलम अभी तुम्हारा साक्ष देना खुशखबर देना खबरदार करना बन पाठ जेणेकरून हे लोक हो तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर इमान आणावं आणि त्याला अर्थात पैगंबराला साथ द्यावी ज्याचा आदर सन्मान करावा आणि सकाळ संध्याकाळ अल्लाचं पावित्र गान करत राहावं अजोनाली हे पैगंबर सल्ल सल्लम जे लोक तुमच्याशी बैत अर्थात प्रतिज्ञा करत होते वास्तविकत त्याल्लाशी बैत करत होते त्यांच्या हातावर अल्लाचा हात होता आता जो ती प्रतिज्ञा भंग करील त्याच्या प्रतिज्ञा भंग करण्याचे अरिष्ट त्याच्या स्वतःवरच हो येईल आणि जो प्रतिज्ञेच पालन करेल जी त्यानं अल्लाशी केलेली आहे अल्लाच लवकर त्याला महान मोबदला प्रदान करेल हे पैगंबर सल्लेला सल्लम ग्रामीण अरबांपैकी ते लोक पाठीमागे सोडलेले होते ते आता येऊन जरूर तुम्हाला सांगतील की आम्हाला आपली मालमत्ता आणि कुटुंबाच्या चिंतेनं चे गुंतून ठेवलं होतं आपण आमच्यासाठी शवीची प्रार्थना करावी हे लोक आपल्या जीवांनी त्या गोष्टी सांगतात ज्या यांच्या हृदयात असत नाहीत यांना सांगावं अच्छा अशीच गोष्ट असेल तर कोण तुमच्या बाबतीत अल्लाचा फैसला रोखण्याचा जरा सुद्धा अधिकार बाळगतो जर तू तुम्हाला काही नुकसान पोचू इच्छित असेल अथवा लाभ प्रदान करू इच्छित असेल तुमच्या कृत्याची तर अल्लाच खबर राखणार आहे परंतु खरी गोष्ट तीन हवे जी तुम्ही सांगत आहात तर तुम्ही असं समजला की पैगंबर आणि इमानधारक आपल्या कुटुंबियात कदापी पडू शकणार नाही आणि ही, ही कल्पना तुमच्या मनाला फार चांगली वाटली आणि तुम्ही फार वाईट कल्पना जाणवल्या आणि तुम्ही अत्यंत दुष्ट अंतक लोक आहात ओम अन्ना आणि त्याच्या पैगंबराल जे लोक इमान ठेवत असतील अशा काफिरांसाठी आम्ही भडकत असलेला अग्नि तयार ठेवला आहे आकाशांच्या आणि पृथ्वीच्या वाशिचा स्वामी अल्लाच आहे ज्याला हवं त्याला माफ करावं आणि हवं त्याला शिक्षा करावी आणि तोच समाक्षील आणि परम कृपाळू आहे जेव्हा तुम्ही गनीम माल प्राप्त करायला जाऊ लागाल तेव्हा हे पाठीमागे सोडण्यात आलेले लोक तुम्हाला जरूर सांगतील की अल्ला सुद्धा आपल्या बरोबर येऊ द्या ते इच्छितात की अल्लाच्या फर्मानला बंधून टाकावं यांना स्पष्ट सांगावं की तुम्ही कदापि अल्लाच्या बरोबर येऊ शकत नाही अल्लाने अगोदरच हे फर्माल आहे हे म्हणतील की नव्हे तर तुम्ही आमच्याशी मत्सर बागत आहात वस्तुत ही गोष्ट मत्सराची नाही तर हे लोक सत्य गोष्ट क्वचितच समजतात कुल्ली होम चुका चिरून होम औस्लिम चुपु चिपु मुलाहो अजन या पाठीमागे सोडलेल्या ग्रामीण हरबांना सांगावं की लवकरच तुम्हाला अशा लोकांशी लढायला पाचारण केलं जाईल जे मोठे बलवान आहेत तुम्हाला त्यांच्याशी युद्ध करावं लागेल अथवा ते आज्ञाधारक बनतील त्यावेळी जर तुम्ही जिहाद अर्थात धर्मयुद्धच्या आज्ञेचं पालन केलं तर अल्ला तुम्हाला चांगला मोबदला देईल आणि जर तुम्ही पुन्हा तसंच तोंड फिरवलं जसं पूर्वी फिरवलं आहे तर अल्ला तुम्हाला यातनादायक शिक्षा देहू अजि जर आणि आणि लंगड़ा रुग्ण जिहाद अल्हा आले दाखिल तर जन कालवे वहत जो आणि दाखल तोड़ फिर तो दुखदायक यात्रा देख تعلم ما في قلوبهم فأنزل السكينة عليهم وأصابهم فتح قريب الله <تصفيق> ایمان धरकरणा प्रसन्न झाला ते म्हणजे वृक्षखाली तुमच्याशी बैत अर्थात प्रतिज्ञा करत होते त्यांचे हृदयांची स्थिती त्याला माहित होती म्हणून त्यानं त्यांच्यावर सकीनत अर्थात शांती उतरवली त्यांना बक्षीस म्हणून निकटचा विजय प्रदान केला आणि बराचसा गलीमचा माल त्यांना प्रदान केला ज्याला ते लवकरच प्राप्त करतील अल्ला जबरदस्त आणि बुद्धिमान आहे अल्ला तुम्हाला पुष्कर गणिमच्या मालाच वचन देतो जो तुम्ही प्राप्त कराल तूर्त तर हा विजय त्यानं तुम्हाला प्रदान केला आणि लोकांचे हात तुमच्या विरुद्ध उठण्यापासून रोखले जेणेकरून ही इमानधारकांसाठी एक निशाणी बनून राहावी आणि अल्लानं तुम्हाला सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करावं याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अन्न गनीम मालांचा सुद्धा तो तुमच्याशी वायदा करतो ज्यासाठी तुम्ही अद्याप समर्थ झालेले नाही आणि अल्लानं त्यांना विढून ठेवला आहे अल्लाह प्रत्येक गोष्टी समर्थ है काफी लोक जरूर तुम्हारे लड़ले तो निश्चित कंरक्षक सहायक प्राप्त अल्ला सशिर आहे जो पूर्वापार चालत आलेला आहे आणि तुम्हाला अल्लाच्या शिरस्त्यात कोणतंही परिवर्तन आढळणार नाही नारा तोच आहे ज्यानं मक्केच्या खोऱ्यात त्यांचे हात तुमच्यापासून आणि तुमचे हात त्यांच्यापासून रोखले वस्तुद तर तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व प्रदान केलेलं होतं आणि जे काही तुम्ही करत होता अल्ला ते पाहत होता तेच लोक तर आहेत ज्यांनी कुफ्र केलं आणि तुम्हाला मस्जिदे हराम अर्थात काबा मस्जिद पासून रोखलं आणि कुर्बानीच्या उंटांना त्यांच्या कुर्बानीच्या स्थळी पोहचू दिलं नाही जर मक्यात असे इमानधारक पुरुष आणि स्त्री मोजूद नसते ज्यांना तुम्ही जाणत नाही आणि अशी भीती नसती की अजाणपणे तुम्ही त्यांना चिरडून टाकाल आणि त्यामुळे तुमच्यावर बोल येईल तर युद्ध रोखलं गेलं नसतं ते यासाठी रोखलं गेलं जेणेकरून अल्लाने आपल्या कृपाछत्रात हवं त्याला सामावून घ्यावं हे इमानधारक वेगळे झाले असते तर मक्कावासियांपैकी जे काफीर होते त्यांना आम्ही जरूर कठोर शिक्षा दिली असती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 कि जेव्हा या काफिरांनी आपल्या हृदयात अज्ञान पूर्ण दुराभिमान बाळगला तेव्हा अल्लानं आपल्या पैगंबरांवर आणि इमानधारकांवर सकीनत शांती उतरवली आणि इमानधारकांना ईशुरुतेच्या वचनावर कायम ठेवलं की ते त्याचे अधिक हकदार आणि त्यास पात्र होते अल्ला सर्व गोष्टींच ज्ञान आहे محلقين الرؤوسكم ومقصرين لا تخافون فعلم ما لم تعلموا فجعل من دون ذلك فتحا قريبا فتحشات اللہ نے اپنے پایغمبر اللہ خرس پاپنا داخل ہوتا جانتا تانتا ستا دشتید ہوتا اللہ نے اچھلا تر تمید ضرور مجدید حرام مدے پرنا شانتا دینا پروشتا بھال अपने मुंडन करवास काप्वाल तुम्हारे को भय ती जानत होता, जी तुम्ही तुम्हें साकार होने पर्वी विजय तुम्हाला प्रदान केला, शहीदा। तो अल्लाह ज्यानं आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्मानिशी पाठवलं आहे जेणेकरून सर्व धर्म प्रकारांवर त्याचं वर्चस्व बहाल करावं आणि ह्या सत्यतेवर अल्लाची ग्वाही पुरेशी आहे شيماهم في وجوههم من اثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الانجيل كزرع اخرج شطؤه فازره فاستغلب فاستوى فاستوى على سوقه يعجب الزرع ليغضب به المكفور وعد الله الذين امنوا मोहम्मद सल्ला सल्लम अल्लाचे प्रेषित आहेत आणि जे लोक त्यांच्या समोर येत आहेत ते काफिरांच्या विरुद्ध कठोर का आणि आपापसात दयाळू आहेत तुम्ही जेव्हा पाहाल त्यांना रकु आणि सज्दे करण्यात आणि अल्लाची कृपा आणि त्याच्या प्रसन्नतेच्या शोधार्थ निमग्न पाहाल सजद्यांचे परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर विद्यमान आहेत ज्यांच्यामुळे ते वेगळे ओळखले जातात आसा आहे त्यांचं गुणवैशिष्ट आणि इंजिन मध्ये त्यांचा दृष्टांत असा दिला गेला आहे की जणू एक शेती आहे जिने प्रथम अंकुर बाहेर काढले मग त्याला बळकटी दिली नंतर ते काभळले मग आपल्या कांडावर उभे राहिले शेती करणाऱ्यांना ते खुश करते जेणेकरून काफिरांचा त्याच्या बहरण्याने जळफळाट व्हावा या जनसमूहाचे लोक ज्यांनी इमान आणलं आहे आणि ज्यांनी सत्कृत्य केली आहे अल्लाने त्यांना क्षमा आणि महान मोबदल्याचं वचन दिलं आहे